इसाप नीती वाचक मिलिंद लव्हाणकर गोष्ट पहिली गरुड व घुबड एक गरुड आणि घुबड फार दिवस एकमेकांशी भांडत असत परंतु एक दिवस त्यांनी एकमेकांशी मैत्रीने वागण्याचे ठरवले तसे तसेच एकमेकांची पिल्ले खाऊ नये असेही ठरवले तेव्हा घुबड गरुडाला म्हणाले मित्रा परंतु माझी पिल्लं कशी आहेत ते तुला माहीत आहे का नाही तर दुसऱ्याचीच आहेत असे म्हणून तू त्यांना खाऊन टाकशील गरुड म्हणाला खरंच ठीक तुझी पिल्ल कशी असतात हे मला ठाऊकच नाही सांग पाहू घोबर म्हणाले माझी पिल्लं खूप सुंदर आहेत त्यांचे डोळे आवाज सगळंच खूप सुंदर आहे आता येईल ना तुला ओळखता पुढे एके दिवशी झाडाच्या डोलीत गरुडाला घोबडाची पिल्ले सापडली ती पाहून तो म्हणाला किती घाणेरडी आणि कुरूप पिल्ल आहेत ही घोबड्याची पिल्लं तर खूप सुंदर आहेत म्हणजे ही काही घोबड्याची पिल्लं नसणार यांना मारून खाऊन टाकावं असे म्हणून त्याने सगळ्या पिल्लांचा फळशा उडवला नंतर घोबडाने येऊन पाहिले तो ढोलिक पिल्ले नाहीत ते गरुडास म्हणाले मित्रा तूच माझी पिल्लं खाल्लीस गरुड म्हणाला हो मी खाल्ली पण मला काय माहीत की ही कुरूप पिल्लं तुझी आहेत म्हणून तू तर म्हणालास की माझी पिल्ल खूप सुंदर आहेत मला वाटलं ती दुसऱ्याच पक्षाची आहे आता यात माझी काय चूक तात्पर्य स्वतःची खरी माहिती लपवून खोटी माहिती सांगितली असता मनुष्य संकटात सापडतो गोष्ट दुसरी सिंह आणि गाढव एकदा एका गाढवाने एका सिंहाला उगाच शिव्या दिल्या त्याऐकून सिंहाला खूप राग आला परंतु शिव्या देणारा गाढव आहे हे पाहताच त्याने आपला रागावरला आणि त्या गाढवाकडे किंचितही लक्ष न देता तो सिंह निघून गेला तात्पर्य जे ठोल असतात ते कधीही क्षुद्र लोकांनी केलेल्या निंदेकडे लक्ष देत नाही गोष्ट तिसरी कोल्हा रान मांजर आणि ससा एक लहानसा ससा होता तो भिकरा ससा एका बिळात राहत असे त्याने एके दिवशी आपल्या तोंडाशी एका कोल्ह्याला बसलेले पाहिले तो खूप घाबरला पण त्याने विचार केला की बेळाचे तोंड लहान आहे त्यातून कोल्हा काही आत येऊ शकणार नाही मग त्याची भीती कमी झाली नंतर एक दिवस त्याने कोल्हा आणि रान मांजर गप्पा मारीत आहेत असे पाहिले ते काही बरे नाही असे त्याला वाटले थोड्या वेळाने ते रानमांजर सशाच्या बेळात शिरले आणि त्याला आपल्या बंजांनी ओळगाडू लागले ससा घेऊन बाहेर पडला तोच कोल्ह्याने त्याच्यावर झडप घातली आणि दोघांनी मिळून त्याच्यावर ताव मारण्यास सुरुवात केली मरता मरता ससा म्हणाला तुमच्या दोघांची मैत्री झाली तेव्हाच मी ओळखल की आता आपली काही धडक नाही तात्पर्य एकमेकांशी सतत भांड भांडणाऱ्या दोन माणसांची एकी झाली की एखादा गरीब संकटात सापडतो गोष्ट चौथी गाढव आणि निर्दय मालक हे खूप गरीब गाढव होते त्याचा मालक त्याच्याकडून खूप काम करून घेत असे आणि त्याला पोटवर खायलाही देत नसे असेच ते गाढव म्हातारे झाले एके दिवशी मालकाने त्याच्या पाठीवर खूप मोठे ओझे लादले रस्ता अवघड आणि खास खळज्यांचा होता त्यामुळे गाढव धडपडून पडले पर व त्याच्या पाठीवर लागलेली मातीची भांडी फुटून, त्यांचे तुकडे तुकडे झाले मालक खूप चिडला आणि दुष्टपणाने त्याला मारू लागला तेव्हा गाढव मानवर करून म्हणाले अरे दुष्ट माणसा हे सगळं नुकसान तुझ्याच मुळे झालं तू जर मला नीट खाऊ घातलं असतस सर्मी मी चांगला शक्तिमान झालो असतो आणि हे ओझ मी सहज उचलू शकलो असतो तात्पर्य काही लोक कसे कृतघ्न आणि दुष्ट असतात की ते प्रामाणिक आणि गरीब माणसांना छाळण्यासही कमी करत नाही गोष्ट पाचवी रानडुक्कर आणि गाढव एके दिवशी एक रानडुक्कर आणि एक गाढव यांचे चांगलेच भांडण दुंपले रानडुकरला वाटले आपल्याला सुळे आहेत शिवाय आपले डोकेही गाढवापेक्षा मोठे आहेत आपण त्याला सहज मारू शकू म्हणून तो गाढवाच्या अंगावर चालून गेलाकडे पाठ केली आणि त्याला सुरुवात केली डुकराची अगदी गाळण उडाली तेव्हा तो गाढवाला म्हणाला अरे हे काही योग्य नाही समोरासमोर टक्कर द्यायची सोडून तू लाथा मारशील असं मला वाटलंही नाही तात्पर्य स्वतःच्या शक्तीवर अधिक विश्वास ठेवू नये गोष्ट सहावी उंदीर आणि चिसुंदरी एक खूप अशक्त उंदीर होता एकदा त्याला खूप भूक लागली म्हणून एका धान्याच्या कंडीच्या भोकातून तो आत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहून त्याने मनुसोत्सव खाऊन घेतले खाऊन खाऊन तो इतका धष्टपुष्ट झाला की त्याला त्या भोकातून बाहेर येता येणार तो तेथेच धडपडत होता ते पाहून एक चितुंदी त्याला म्हणाली मित्रा ह्या घोटातून बाहेर पडायचा असेल तर तुला परत पहिल्यासारखं बारीक व्हायला पाहिजे तात्पर्य हविचाराने सा गोष्ट सातवी झाड आणि कुल्हाडीचा दांडा एक लाकूड तोड्या रानातले एक मोठे झाड कुल्हाडीने तोडत होता त्यामुळे त्या झाडात त्या खूप वेदना होऊ लागल्या तेव्हा ते झाड ते दुःखाने म्हणाले काही माझी स्थिती हा माणूस किंवाही कुऱ्हाड करते आहे ते काही चूक नाही पण माझ्याच शरीरापासून बनविलेला हा कुऱ्हाडीचा दांडा आ, मात्र मलाच मारायला मदत करतो आहे याचं फार वाईट वाटत तात्पर्य आपल्या जवळच्या लोकांनीच आपल्यावर संकट आणावे यासारखी दुःखदायक गोष्ट नाही गोष्ट आठवी गाढव माकड आणि चितुंदरी एके दिवशी एक गाढव आणि माकड बोलत बसले होते गाढव म्हणाले माझे कान इतके लांब आहेत त्यामुळे मला सगळेजण हसतात आणि मला बैलासारखी शिंगही नाहीत माकड म्हणाले माझ्या या लांबत लांब शेकडाची तर मला फारच लाज वाटते त्याऐवजी मला कोल्ह्यासारखं गोंडेदार शेकूट असतो तर किती मजा आली असती हे सर्व ऐकून एक चितुंद्री पुढे आली आणि म्हणाली तुम्ही उगाट का रडत बसता मला तर शिंद नाहीतच शेफूट हा आखूड आणि डोळ्यांनी सुद्धा नीट दिसत नाही मग माझ्यापेक्षा तुमची स्थिती जास्त चांगली नाही का तात्पर्य देवाने आपण काय दिले आहे त्यात समाधानी राहावे गोष्ट नववी दुक्कर आणि लांडगा एकदा एक डुकरी एक आपल्या पिल्लांना जवळ घेऊन गवतात बसली होती त्यापैकी एखादे पिल्लू पडवावे असा विचार करून एक लांडगा तेथे आला आणि म्हणाला ताई तुला बर वाटत नाही असं दिसत तेव्हा तो थोडे मोकळ्या हवेत फिरून तो तोपर्यंत मी तुझ्या पिलांना सांभाळायला तयार आहे डुकरी म्हणाली काही नको मी गेल्यावर तू माझ्या पिलांना सांभाळण्याऐवजी खाऊन टाकशील हे मला माहीत आहे तेव्हा लांडगा मान खाली घालून निघून गेला तात्पर्य काही माणसे दयाळूपणा दाखवून दुसऱ्याचा नाश करतात त्यांच्यापासून सावध राहावे गोष्ट दहावी कावळा आणि कालव एक कावळा समुद्राकाठी फिरत असताना त्याला एक कालव सापडले त्यातील मांस काढून खावे म्हणून तो ते दगडावर आपटू लागला एक लबाड डोम कावळा बसला होता तो त्याला म्हणाला दगडावर आपटून हे कालव काही फुटणार नाही तेव्हा तु हे तोंडात धरून उंच उंच आणि तिथून खाली टाकून दे म्हणजे ते फुटेल कावळा बिचारा बोळा होता त्याने कालव तोंडात धरून एक उंच भरारी मारली आणि तिथून ते खाली टाकून दिले जमिनीवर पड़तात लबाड डोमकावल्याने ते पडवले आणि तो उडून गेला तात्पर्य लबाड मनुष्याच्या कधीही विश्वास ठेवू नये गोष्ट अकरावी पशु, पशु पक्षी आणि शहा एकदा पशु आणि पक्षी यांच्यात मोठी लढाई चालली होती तेव्हा पक्षांनी शहा पकडून नेले व शिक्षा करू लागले तेव्हा शहा म्हणाले मित्रांनो मी पशु नाही मी पक्षीच आहे हे पहा माझे पंख आणि ही पहाच होत पक्षांना वाटले खरे हा तर पक्षीच आहे म्हणून त्यांनी त्याला सोडून दिले यानंतर पशूंनी त्याला पकडून दिले आणि त्याला काय शिक्षा करावी त्याचा विचार करू लागले तेव्हा शहा मृग म्हणाला मित्रांनो मी पक्षी नाही पशूच आहे हे पहा माझे पाय तुमच्या पायांसारखे आहेत पशूंना ते खरे वाटले आणि त्यांनीही त्याला सोडून दिले तात्पर्य आपण दोन्ही बाजूंचे आहोत असे भासविणे कधी कधी फायदेशीर ठरते आणि रानडुक्कर तहानलेला घोडा एका रानडुक्त डुंबत असलेला त्याने पाहिला तो रानडुक्कर घोड्याला पाणी पिऊ देईना तेव्हा घोडा चिडला व धोडे भांडू लागले तेव्हा घोड्याने एका माणसास रानडुकरला ठार करण्याची विनंती केली त्या माणसाने हातात शस्त्रे घेतली आणि घोड्यावर बसून तो निघाला घोड्याजवळ येताच त्याने रानडुकरला बाण मारून केले ते पाहून घोड्यास खूप आनंद झाला परंतु त्या माणसाने उपयोग होईल तेव्हा मी तुला माझ्या तबेल्यात बांधणार हे ऐकताच एका साध्या गोष्टीसाठी आपण आपले स्वातंत्र्य कायमचे गमावल्याबद्दल घोड्याला वाईट वाटले तात्पर्य दुसऱ्याचा पाडाव करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्याची गुलामगिरी करतो, तेव्हा आपण कायम तेच गुलाम होतो गोष्ट तेरावी शेळी करडू आणि लांडगा एक शेळी चरण्यासाठी रानात निघाली तेव्हा तिने आपल्या करडास सांगितले बा आपल्या खुपटाचे दार आतून लावून घे आणि मी सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश हो म्हटलं की दार उघड इचर कोणाला दार उघडू नको सर्व बोलणे एक लांडगा ऐकत होता शेळी निघून गेल्यावर तो खुप येऊन म्हणाला सगळ्या लांडग्यांचा सत्यानाश हो त्याला वाटले आता कर्डू दार उडेल परंतु त्याचा आवाज करडाने ओळखला व ते खिडकीतूनच लांडग्याला म्हणाले तू जर बोकड आहेस तर तुला दाळी कशी नाही हा प्रश्न ऐकून लांडगा निमुटपणे निघून गेला तात्पर्य फसवेगिरी करणाऱ्या माणसासंबंधी नेहमी सावध असावे गोष्ट चौदावी खाटीक आणि कुत्रा एकदा एक खाटीक आपल्या दुकानात बेसावधपणे बसला होता तेव्हा त्याच्या दुकानातून एका कुत्र्याने मांसाचा तुकडा पळवला ते तु पाहून खाटीक त्याला म्हणाला मित्रा तू मांस चोरून मला जे शहाणपण शिकवलेस ते मी कधीही विसरणार नाही तात्पर्य आपली एखादी वस्तू दिल्याखेरी शहाणपण येत नाही गोष्ट पंधरावी पोपट आणि चिमणी एका बागेत एक लहानसा पोपट राहत असे त्याची आणि एका चिमणीची खूप मैत्री झाली ती चिमणी चिवचिव करीत इकडे तिकडे उडवून खाणे मिळवीत असे आणि मग पोपटाशी येऊन गप्पा मारवीत बसे पोपटाला ती खूपच आवडली तो आपल्या आईला म्हणाला आई ही चिमणी बघ किती चांगली आहे माझ्याशी किती छान वागते त्या ऐकून आई म्हणाली अरे आज तुला ही चिमणी चांगली वाटती आहे पण नंतर हिंवाळा सुरू झाला कि तू थंडीत कुडकुडत बसशील आणि मात्र तुझ्यापासून लांब तरी मजा करीत असे तात्पर्य कोणत्याही माणसाशी मैत्री करण्याआधी त्याच्या स्वभावाची चांगली पारख करून घ्यावी गोष्ट सोळावी शेळी आणि कावळा एकदा एक कावळा एका गरीब शेळीच्या पाठीवर बसून तिच्यावर तोची मारू लागला तेव्हा शेळी त्याला अरे तू माझ्यासारख्या गरीबाला टोचतोस त्यापेक्षा जर कुत्र्याला टोचशील तर तू खरा त्यावर कावळा म्हणाला कुणालाही त्रास देण्यापूर्वी मी त्याच्याकडून आपल्याला त्रास होणार नाही ना असा विचार करतो जे शक्तिवान आहेत त्यांच्या वाट्याला मी कधी जात नाही पण जे दुदरे आहेत त्यांना मात्र मी भरपूर त्रास देतो तात्पर्य जो मनुष्य इतरांना त्रास देतो तो कुणाला तरी भेटत असतो गोष्ट सतरावी गाढव आणि हो, लांडवा एकदा एक, एक गाढव हो, रानात भटकत होते फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोतला तो so, काटा काही त्याला काढता येईना तेवढ्या तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला गाढव नम्रपणे म्हणाले वैद्य बोवा कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून द्या लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला परंतु त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लात लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलमडून पडलेल्या ला लांडग्याकडे बघत ते मजेने निघून गेले तात्पर्य काही माणसे इतकी कृतज्ञ असतात की ज्याने आपल्याला संकटातून वाटविले त्याच्याशी सुद्धा ते, ते शिष्टपणे वागतात गोष्ट अठरावी शेतकरी आणि बकरे एकदा देशात खूप मोठा दुष्काळ पडला तेव्हा एका शेतकऱ्याने आपल्या जवळच्या कोंबड्या मारून खाल्ल्या कोंबड्या त्याने कोकऱ्यांना मारून खाण्यास सुरुवात केली ते पाहता सगळे बकरे एकत्र जमले आणि त्यांनी विचार केला की कोकरे संपल्यावर शेतकरी आपल्यालाच मारून खाणार त्याऐवजी आपण आधी तेथून पळून गेलेले बरे असा विचार करून तेथून पळून गेले तात्पर्य पुढच्या संकटाची जाणीव होतात ते टाळण्याची सावधगिरी राखणे योग्य होय गोष्ट एकोणिसावी रान मांजर आणि वाघूळ एकदा एका रान एक वाघूळ पकडले आणि आता त्याला मारून खाणार तोच ते वाघूळ आपल्याला सोडण्याविषयी विनंती करू लागले तेव्हा मांजर म्हणाले छे छे माझ्या हाती आलेल्या पक्षाला मी कधी सोडत नाही वाघुळ म्हणाले पण मी पक्षी नाही जनावर आहे बघ ना माझं तोंड उंदरासारखं आहे हे एकताच मांजराने त्या सोडून दिले नंतर काही दिवसांनी दुसऱ्या एका रान मांजराच्या हाती ते वाघूळ सापडले ते मांजर म्हणाले तू उंदरासारखा दिसतोस तुला मी कधीही सोडणार नाही वाघुळ म्हणाले पण मी उंदीर नाही पक्षी आहे हे पहा माझे पंख तात्पर्य आपण दोन्ही बाजूंचे आहोत असे दाखवणे कधी कधी थायल्याचे ठरते गोष्ट विसरली दोघे मुलगे आणि दुकानदार एकदा दोन तरुण मिठाईच्या दुकानात गेले आणि दुकानदाराचे लक्ष नाही असे पाहून त्यातील एक एकाने एक लाडू चोरला व दुसऱ्याच्या हातात दिला ढिगाच्या वरचाच लाडू नाहीसा झालेला पाहून दुकानदाराला संशय आला व तो त्यांना म्हणाला तुमच्यापैकी एकाने निश्चितच माझा लाडू चोरला आहे तेव्हा याने लाडू चोरला तो म्हणाला मी देवाची शपथ घेऊन सांगतो की तुमचा लाडू माझ्यापाशी नाही ज्याच्या खिशात लाडू होता तो म्हणाला देवाची शपथ मी काही तुमचा लाडू चोरला नाही तात्पर्य लबाडीने खरे भाषण करण्यात मोठेसे भूषण नाही कृत्यातही खरेपणा पाहिजे गोष्ट एकविसावी करडू बोकड आणि लांडगा एकदा एक करडू बोकडा बरोबर होते तेव्हा एक लांडगाट येथे आला व करडाला म्हणाला तू असा आपल्या आईला सोडून आलास हे नाही तिथे तुला पोट भर दूध प्यायला मिळालं असतं तिथे रानात काय मिळणार चल मी तुला तुझ्या आईकडे नेतो करडू म्हणाले माझं रक्षण करण्यासाठी आईनं मला या भोकडा बरोबर आहे त्याच्यापासून दूर नेऊन तू मला खाशील तू निश्चितच लबाडीचं बोलतो आहेस हे मला कळत आहे गोष्ट बावीसावी उंटाचे प्रथम दर्शन एका प्रदेशातील लोकांनी उंट पहिल्यांदाच पाहिला तेव्हा त्याचे ते विचित्र रूप पाहून ते भिवून पळून गेले पण पुढे त्यांना कळले की त्याच्यापासून काही अपाय नाही हा तर अगदी गरीब प्राणी आहे तेव्हा ते त्याला कामासाठी खूप रागावू लागले त्याच्या पाठीवर मोठमोठे ओझे लादून त्याला उन्हातून दूर दूर हिंडवू लागले तात्पर्य प्रथमदर्शने एखाद्या गोष्टीचे माणसाला भय वा कौतुक वाटते पण नंतर मात्र ती गोष्ट त्याला क्षुल्लक वाटू लागते गोष्ट तेवीसावी म्हातारे मांजर आणि शिकार करण्याची शक्ती राहिली नाही म्हणून ते घरात धान्याच्या पोत्यामागे हळूच लपून बसले त्या पोत्यातील धान्य खाण्यासाठी रात्री उंदीर येत असत परंतु एका म्हाताऱ्या उंदराने ते पाहिले व इतरांना सांगितले त्यामुळे एकही उंदीर त्या, एक त्या पोत्यापाशी आला नाही अशा रीतीने मांदराची युक्ती फसली तात्पर्य कपट कधीतरी उघडकीला येते गोष्ट चोवीसावी कोल्हा आणि कोंबडा एका शेतकऱ्याने कोल्ह्याला पकडण्यासाठी एक सापळा लावून ठेवला होता एके दिवशी त्यात एक लठ्ठ कोल्हा सापडला त्याला अडकलेले एका कोंबड्याने पाहिले व तो हळूहळू त्या सापड्यापाशी आला आणि कोल्ह्याकडे बघत राहिला त्याला पाहून कोल्ह्याला एक युक्ती सुचली आणि तो ढोंगीपणाने म्हणाला मित्रा पहा मी कसा संकटात सापडलो आहे ते आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं मी पहाटे तुझा आवाज ऐकला आणि म्हणून तुझी काय हाल अहवाल ते विचारण्यासाठी मी इथे आलो आणि या सापड्यात तर तू मला एक काठी आणून दे म्हणजे मी माझी सुटका करून घेईन हे ऐकून कोंबडा घरी गेला आणि त्याने शेतकऱ्याला कोल्हा पिंजऱ्यात अडकला आहे असं सांगितले तेव्हा शेतकरी घेऊन आला आणि त्याने त्या कोल्ह्याला खरपूस गोष्ट पंचवीसावी जुने झाड उपटून पुन्हा लावले एका शेतकऱ्याच्या दारात सीताफळाचं मोठं झाड होत त्याला खूप गोड आणि मधूर फळे येत एके दिवशी त्याने त्यातली काही फळे आपल्या मालकाला नेऊन दिली त्याला फळे इतकी आवडली की त्याने लगेच तेथून ते झाड ते उपटले आणि आपल्या दारात नेऊन लावले परंतु ते नंतर वाढून गेले व त्याला कशी गोड मधुर फळे आली नाहीत ही गोष्ट त्या शेतकऱ्याने ऐकली तेव्हा तो म्हणाला आधाशीपणानं असंच होत हे झाड जर इथेच राहिलं असतं तर आम्हा दोघांनाही फळं खायला मिळाली असती तात्पर्य जी वस्तू एका जागी फलदायी होते इकाणी होत नाही